पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्या पाटील प्रकरण नववे महाराष्ट्राचे बाळ आणि गोपाळ तेवीस सात अठराशे छप्पन्न ते एक आठ एकोणीसशे वीस चौदा सात अठराशे ते, ते सतरा सहा अठराशे महाराष्ट्रात एकाच वर्षी अठराशे व एकाच महिन्यात जुलै दोन सुपुत्रांचा जन्म झाला ते दोन म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्यांची जयंती तेवीस जुलै व दुसरे म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती चौदा जुलै रोजी येते त्यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लोक विशेष करून महाराष्ट्रातील लोक त्यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला चढवून अभिवादन करतात पण या उभय त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता प्रतिमा आणि नैतिक उंची वाढवण्यासाठी आपली उभी आयुष्य कशी वेचली हे समजून घेऊन त्यापासून काही बोध घेतला तर महाराष्ट्रात एकोणीशे मध्ये जुलै महिन्यात झालेली हाणामारी जाळपोळ विध्वंस मृत्यू यांना थोडाफार आळाप बसेल, जो महाराष्ट्र कृतीशील व प्रगतीशील कार्यकर्त्यांचे मोहळ असे महात्मा गांधी समजत त्या महाराष्ट्राला लांछनास्पद असे कार्य होणार नाही एवढी इच्छा मला झाली तरी पुरे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विष्णूशस्त्री चिपळकर यांनी अठराशे पासून निबंधमाला लिहिण्यास सुरुवात केली या निबंधमाल्याने महाराष्ट्राची अस्मिता जागृत केली पारतंत्र्याविषयी चीड आणि स्वधर्म स्वभाषा स्वराष्ट्राबद्दल अभिमान निर्माण केला त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला स्वतंत्र वळण लागले टिळक आणि आगरकर हाज्वल्य देशभक्तीचे सहकार्य त्यांना लाभल शास्त्रीभावांच्या प्रेरणम्ळ या उभयत्यांनी राजकीय जागृती राष्ट्रीय शिक्षण व सामाजिक सुधारणा या क्षेत्रात जे अपूर्व कार्य कल त्याला इतिहासात तोड सापडणे कठीण आह त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रात विचारमंथनाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला याचे प्रतिसाद अखंड भारतात उमटले भारतात विचार कलाचे युग सुरु झाल आणि यातूनच आधुनिक भारताचा जन्म झाला आगरकर व टिळक डेक्कन कॉलेजमध्ये सहाध्यायी होते तसेच डोंगरीच्या तुरुंगात त्यांना एकशे एक दिवस एकत्र शिक्षा भोगावी लागली तेथे एकत्र असताना दोघांनी विचारमंथन करून देशाचा सर्व प्रकारे कसा उद्धार करावा याचा ध्यास घेतला उभय त्यांनी आपल्या जीवन कराची सुरुवात शिक्षण क्षेत्रापासून केली राष्ट्रीय जागृतीसाठी न्यू इंगीज स्कूल फर्ग्युसन कॉलेज अशा संस्था उभारून मुलांसाठी राष्ट्रीय शिक्षण सुरु केले तर केसरी मराठा अशी पत्रे काढून थोरांचे प्रबोधन केले, या अर्थाने दोघेही समाज शिक्षक होते असेच म्हणावे लागल पुढे मात्र सामाजिक जागृती याआधी का राजकीय आधी असा वाद सुरू झाला लोकमान्य ठिकाणचा असा आग्रह असे, असा असे की प्रथम राष्ट्रीय जागृतीवर लक्ष केंद्रीत करून राजकीय स्वातंत्र्य हेच मुख्य लक्ष असाव आगळकरांची वैशिष्ट्य असं सर्वांगीण राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक सुधारांच्या तत्वांचा पुरस्कार कला या सर्व सुधारणा बुद्धिवादाचे निकष लावून कराव्यात असे त्यांना नी प्रतिपादन असत राजकीय सुधारणेबाबत ते मुळीच मावाळ नव्हते या मतभिन्नतेमुळे त्या दोघांत तीव्र विरोध निर्माण झाला त्यामुळे राजकारण हा शेगांचा जीवनविषय झाला आणि समाजकारण हेच आगरकरांनी आपले मुख्य कार्यक्षेत्र म्हणून निश्वित केले त्याच्या मुक्त प्रचारासाठी सुधारक नावाचे वृत्तपत्र काढले त्या काळातील लढीग्रस्त स्थितीशील समाजाला जागे करण्यासाठी त्यांचे दोष त्रुटी दाखवण्यासाठी त्यांनी आपला वाग्यज्ञ चालू केले व ते आमरण अठराशे सतत चालू ठेवले इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असा त्यांचा बाना होता प्रत्येक विचार व आचार विवेक व बुद्धीला अनुसरून करावा अशी त्यांची लोकांना शिकवण होती पण त्यांचा बुद्धिवाद अशी पात्रता समाजात नव्हती हो त्यामुळे समाजाचा मोठा रोष त्यांना पत्करावा लागला जिवंतपणी त्यांच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढली आगरकरांसारखा का बुद्धिवादी सुधारक त्यावेळी देशात इतर भागात नव्हता हो लोकांशी वागण्याबाबत टिळक व आगरकर यांचे विचार व भूमिका भिन्न होत्या धर्माच्या नावाखाली सवाळा गोंधळ करणे दोघांनाही पसंद नव्हता पण आगळकर संसनी शब्दात त्यावर लिहून लोकांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत याबाबत समाजाच्या रोषाची त्यांनी परवा केली नाही मात्र याबाबतीत युगाचा दृष्टीकोन निराळा होता लोक अज्ञानी आहेत म्हणून लोकांच्या आशा वर्तनाकडे ते दुर्लक्ष करणे पसंत करीत राष्ट्रीय चळवळीसाठी लोकांचे पूर्ण सहकार्य मिळावे म्हणून त्यांना न त्यांना त्यांचे तेन इतर दोष दाखविण्याची सध्या जरुरी नाही अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे त्यांचा प्रभावच समाजावर पडला टिळक आगरकरांच्या भूमिकेतील हे भिन्नत्व लक्षात घेऊन आचार्य जावडेकर आणि टिळक हे आधुनिक महाराष्ट्राचे शंकराचार्य तर आगरकर हे आधुनिक महाराष्ट्राचे गौतम बुद्ध आहेत असं म्हटले आहा शंकराचार्यांनी वैदिक परंपरा न मोडतं हिंदू संस्कृतीचा उद्धार केला तर बुद्धांनी वैदिक परंपरेवर हल्ला चढवून बुद्धिवादाच्या आश्रयाने आज्ञीयवादाचे शिखर गाठले यावरूनच समाज मान्यतेबाबत पाहता टिळकांना भारतीय राजकीय असंतोषाचे जनक असे ब्रिटिश म्हणत असले तरी त्यांना अखिल भारतीय कीर्ती मिळून त्यांच्या हयातीतच लोकमान्य हे नामाभिधान प्राप्त झाले आगरकरांनी तत्कालीन स्त्रियांचे शोषण व हालाप्रष्टा जाती व्यवस्था वर्णव्यवस्था धर्मसंस्था इत्यादी विषयांवर निर्भीडपणे लिहून समाज तळापासून ढवळून काढला त्यामुळे ते सामाजिक असंतोषाचे जनक ठरले त्यांचे कार्यक्षेत्र मुख्यतः महाराष्ट्रात राहिले आगरकर फक्त एकोणचाळीस वर्ष जगले टिळकांना दीर्घायू लाभले असे नाही पण ते चौसष्ट वर्षापर्यंत जगल्यामुळे आपल्या तत्वोचारांची परिणाती थोडीतरी पाहू शकले सांप्रतिकदृष्ट्या पाहता टिळक सुखवस्तू मातापित्यांच्या पोटी जन्मले तर आगळकर अत्यंत गरीब कुटुंबात जन्मले जन्मापासून मृत्यूपर्यंत गरीबीच्या अनेक यातनाहार अपेष्टा त्यांना सहन करावे लागल्या चरितार्थासाठी बालपणापासून कोर्टात उमेदवारी कंपाऊंडर अशी कामे करावी लागली गरिबीप्रमाणे दम्याच्या अनुवंशिक रोगांशी त्यांना सतत जगडावे लागले टिळकांचे विद्या संपादन पुण्यासारख्या शहरात झाले तर प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण संपादनासाठी आगरकरांना कराड रत्नागिरी अकोला व पुणे या आणि या ठिकाणी जाऊन नाना प्रकारचे कष्ट सहन करावे लागले पुढे दोघांनी स्वार्थत्यागी ध्येयनिष्ठ जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेतली मुलांच्या शिक्षणासाठी शाळा व लोकशिक्षणासाठी केसरी आणि मराठा अशी वृत्तपत्रे अठराशे एक्क्याऐंशीपासून सुरू केली प्रथम काळात इंग्रजीत चाललेल्या मराठा पत्राचे संपादक व आगरकर मरडीत चाललेल्या केसरीचे संपादक होते ही दोन्ही वृत्तपत्रे उत्तम प्रकारे चालवून टिळक आगरकरांनी वृत्तपत्राच्या व्यवसायाला सन्मानियता मिळवून दिली केसरीतून आगरकर राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक वाङ्मयीन अशा अनेक विषयांवर माहितीपूर्ण आकर्षक असेल खाणकरीत त्यामुळे केसरी थोड्याच काळात लोकप्रिय झाला अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्याऐंशी पर्यंत आगरकरांनी केसरीचे संपादकत्व केले पण पुढे सामाजिक बाबतीत आपली मते निर्भीडपणे मांडता यावीत म्हणून केसरीला त्यांनी रामराम ठोकला व स्वतःचे सुधारक हे नवे वृत्तपत्र सुरू केले ते अठराशे ते अठराशे पर्यंत म्हणजे आमरण चालविले सुधारक त्या काळात चालविणे म्हणजे सुळावरची पोळी मिळवण्यासारखे होते आगरकरांचा बुद्धिवाद त्यांच्या सुधारकातील लखनातून प्रकर्षने प्रकट झाला आह समाजाचा प्रखर रोष पत्करून त्यांनी लेखनी लखणी मर्यादाप्रमाणे चालविली आगरकरांना त्यावेळी जरी खूप विरोध झाला तरी विसाव्या शतका स्त्रिया अस्वच्छता विवाह शिक्षक आदीबाबत सुधारणा झाल्या त्याचे स्त्रीय आगरकरांना दिले पाहिजे कारण भावी काळातील सुधारणांची तात्विक बैठक त्यांनी तयारी करून ठेवली होती दोघांची लेखनशैली उच्च प्रतीची व भाषा जोरदार व सुसंस्कृत आहे लोकमान्यांचे त्या काळातील अग्रलेख अत्यंत प्रभावी व परिणामकारक झालेले आहे अत्यंत चिरेबंद युक्तिवाद हे त्यांच्या अग्रलेखांचे वैशिष्ट्य होते त्यामुळे सरकारचा तेजवंग करण्याची हातोटी त्यांचा सुंदर मिलाप झालेला दिसतो याच काळात ट्रिकांच्या केसरीतून वागरकरांच्या सुधारकमधून लेख व प्रतिलेख लिहिले जात होते त्यात प्रौढ विवाह विधवा विवाह संमती वय घटस्फोट स्वयंवर इत्यादी प्रश्नांवर दोघांची जुगलबंदी झालत असे लोकांना दोन्ही बाजूंचे पूर्ण विवेचन वाचण्यासमुळे ग्रंथ लिखानाबाबत ठिकाणी जेवढे कार्य केले तेवढे अल्पायुष्य आगरकरांच्या हातून होऊ शकले नाही वाक्य डोंगरीतील एकशे दिवस विकार विलसी इत्यादी त्यांची पुस्तके मनावर छाप पाडतात तर ओरायन आर टी होम इन द वेदाज या ठिकाणी लिहिलेल्या दोन ग्रंथांनी त्यांची कीर्ती पाश्चात्य पंडितात पसरविली गीतारस या ग्रंथ मंडलच्या तुरुंगात गीतेच्या चिंतनातून निष्काम कर्म करण्याचा जो संदेश त्यांना मिळाला तो आपल्या देशबांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी गीतारस लिहिले या अद्वितीय ग्रंथाची अनेक भाषांतरे झाली आहेत तो घरी घरी वाचला जावा म्हणून त्यावेळी त्याची जी किंमत दीड ते रुपये ठेवली होती शाळा कॉलेजचे शिक्षक या दृष्टीने विचार केला तर टिळक मुख्य विषय सोडून ठराविक वेळात अवांतरगोष्टी बोलत नसत स्मरणशक्तीच्या जोरावर लांब लांब तोंडाने सोडवत बुद्धिमान विद्यार्थी अशा अंत्यपणाचा आनंद मिळवू शकत सामान्य विद्यार्थ्यांना मात्र उदाहरणे समजण्यास अडचणीही राजकीय व्यापारामुळे पुढे हा शिक्षकी पेशा त्यांना बंद ठेवावा लागला आगरकर इतिहास तत्वज्ञान हे विषय शिकवित ते आमरण शिक्षकी पेशातच राहिले ते अठराशे पंच्याण्णवच्या जूनमधे निधन पावले त्यावेळी ते, ते फर्गिसन कॉलेजचे प्राचार्य होते आगरकर हसत खेळत विनोद कधी शिकवित मुलांनी कितीही आक्षेप घेतले तरीही ते कधीही रागावत असत टिळक आगरकरांमधील सामान्य बाबीही आकर्षक वाटतात दोघांच्या विद्या लोकसेवेचे अधिष्ठान होते दोघेही मानेदार निर्भीड स्वातंत्र्यप्रिय जाज्वल्य देशाभिमानी आणि अन्यायाची चिड बाळगणारे होते दोघेही स्पष्ट वक्ते दिलदार व स्वार्थ त्यागी। दोघेही संसारात राहून निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत होते अंगीकृत कार्यात अनेक संकटे आली तरी दोघेही न डगमगणारे होते एकाने सरकारी बहिष्काराला भीक नाही तर दुसऱ्याने सामाजिक बहिष्काराची परवा केली नाही दोघांनाही देशाची सर्वांगीण उन्नती पाहिजे होती यासाठी दोघांनी जरी भिन्न भिन्न मार्ग पत्करून प्रसंगविषयी एकमेकांवर टीका केली असली तरी दोघेही एकमेकांच्या योग्यता जाणून होते टिळकांनी एकेकाळी एक आगरकरांवर प्रखर टीका केली असली तरी त्यांच्यावर मृत्यूदेख लिहिताना त्यांच्या कार्याचे महत्व ते जाणून होते त्यांच्याबद्दल त्यांच्या खोल मनात जिवाळा होता हेच प्रतीत होते महाराष्ट्र सार्वजनिक जीवनात सतीचे वान स्वीकारून दोघांनी महान कार्य केले व उत्तम आदर्श निर्माण केले त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ त्यांचे पुण्यस्मरण करण्यापेक्षा त्यांची उत्कट देशभक्ती सत्यनिष्ठा परमोच्चत्या अशी काय गुरांचे अनुकरण करण्यासारखे नाही काय